स्कंद सहावा अध्याय दहावा कर्माचे स्वरूप जन्मेजे म्हणाला हे ब्रम्हन इंद्राचे संपूर्ण अद्भुत चरित्र आपण मला सांगितले पण आता माझ्या मनात पुन्हा संशय उत्पन्न झाला आहे इंद्राला देवांचे आधिपत्य मिळवल्यावरही दुःख भोगावे लागले शंभर ऋतू करून उत्तम स्थान मिळाल्यावर तो चुत कसा झाला आपण पुराण करते आहात शिष्याला न सांगण्यासारखे त्रैलोक्यात काही नसते हा प्रश्न ऐकून व्यास म्हणाले हे नृप्रेष्ठ श्रेष्ठ तत्व कर्म गती सांगितल्या आहेत संचित वर्तमान आणि प्रारब्ध अशा त्या संचित कर्म म्हणतात ते सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचे असते हे भूपाला संचित कर्म अशुभ आणि शुभ असे असते ते कार्य शेकडो कल्प उलटले तरी नष्ट होत नाही ते फलपरत्वे भोगावे लागते विद्यमान कालातील कर्माला वर्तमान म्हणतात देहप्राप्तीनंतर त्याचे शुभाशुभ फल प्राणी आचरित असतो देहाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रत्येक जण संचित कर्म बरोबर आणतो हे प्रारब्ध कर्म प्रत्येक प्राण्याला भोगावेच लागते मग तो मनुष्य देव असुर यक्ष किन्नर यापैकी कोणत्याही योनी जन्मला तरी ती कर्मे त्याच्यापासून सुटत नाहीत कर्मामुळे देह उत्पन्न होतो प्राण्याच्या कर्माच्या क्षयाबरोबर त्याची जन्म परंपरा क्षय पावत असते हा देहच प्राण्याच्या कर्माच्या उपभोगाचे कारण आहे ज्यावेळी कर्माला गती मिळते तेव्हा त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात या तत्वाप्रमाणे हरीचे अंश नरनारायण हे पुढे कृष्ण आणि अर्जुन झाले परंतु काही दैवाधीन आहे जो वैभव संपन्न असेल त्याच्यात दैवांश असे म्हणावे ऋषी असेल तरच काव्य अथवा ज्ञान प्राप्त होते रुद्रांश असलेला रुद्राचा उपासक होतो देवांश असलेला अन्नदान करतो विष्णूचा अंश असलेला राजा होतो इंद्र अग्नियम विष्णू कुबेर ह्यांच्या अंशातून प्रभुत्व प्रभाव कोप पराक्रम या गुणांनी शरीर युक्त होते म्हणून पराक्रमी अथवा दानशूराला देवांश म्हणतात म्हणून पांडवांना देवांश म्हणायचे देहधारी प्राण्याला सुखदुःखे असतातच कारण कोणीही स्वतंत्र नाही ते दैवाधीन आहेत म्हणूनच दैवाधीनतेमुळे जन्म मरण सुख दुःख ही प्राप्त होत असतात पांडवांचा जन्म वनात झाला त्यांनी राजसूय ऋतू केला तरीही त्यांना वनवास भोगावा लागला इंद्रिय ताब्यात नसलेल्याने तक केले तरी देव वर देतात अखंड ब्रह्मचर्याने वनात राहूनही दुःख भोगावे लागतेच अर्जुनानेही बद्रिकाश्रमात उग्र तप केले सारांश देहाविषयी गहन असते ती देवानाही समजणे कठीण आहे मग मनुष्याची काय कथा वासुदेवाला कारागृहात जन्म घ्यावा लागला नंदाच्या घरी त्याला अकरा वर्ष राहावे लागले मथुरेस जाऊन त्याने स्वपराक्रमाने कंसाचा वध केला आणि माता पित्याना कारागृहातून सोडवले त्याने उग्रसेनाला राज्य दिले दैवामुळेच कृष्णाच्या हातून हे कार्य झाले पण अखेर प्रभास क्षेत्रावर त्याने देहत्याग केला आणि तो सहकुटुंब स्वर्गास गेला तसेच कृष्णाचे पुत्र पौत्रादीप्रशाने नष्ट झाले अशा प्रकारे हे जन्मेजया तुला मी कर्माची गती सांगितली केवळ कर्मगतीमुळेच व्याधाचा बाण लागून कृष्णास मृत्यू आला अध्याय दहावा समाप्त